अध्याय तीनशे तेहतीसावा शुकाख्यान समाप्ती भीष्म सांगतात राजा याप्रमाणे बोलणे झाल्यानंतर त्यात महातपोनिष्ठ ब्रह्मर्षी शुकांनी चारही प्रकारचे मोक्ष प्रतिबंधक दोष दोषले टाकले आणि सिद्धी मिळवली हे चार प्रकारचे मोक्ष प्रतिबंधक दोष म्हणजे वितर्क विचार आनंद व अस्मिता अष्टविध तमोगुण सोडून दिल्यानंतर त्या सुबुद्ध शुकांनी पंचविध रजोगुण व सत्वगुण यांचा अनुक्रमे नाश केला तो एक अद्भुतच प्रकार झाला पुढे नित्य निर्गुण व लिंगरहित परम परमपद जे ब्रह्म त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले ते ब्रह्मरूप झाले त्यावेळी त्यांचे तेज धूमरहित अग्निसारखे निर्मळ दिसत होते त्याच समयी उल्कापात धरणीकंप दिग्दहन इत्यादी अनेक अशुव सूचक अद्भूत चमत्कार सुरू झाले थोर पुरुष हे जग सोडून चालले म्हणून जगाचे दुर्भाग्य सुचविणारे अपशकून झाले वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्या गिरीशिखरे कोसळून खाली आली मोठे भयंकर गडगडाट होऊन हिमालय पर्वताचे तुकडे होतात की काय असा भाग झाला सहस्र रश्मी सूर्य निस्तैत झाला अग्नी पेटण्याचा थांबला आणि सरोवरे नद्या व समुद्र ही सर्व खवळून गेली पण इंद्राने गोड व सुवासिक पर्जन्यवृष्टी सुरू केली शुकाचे आगमनाचे शुभशकुन म्हणून आणि पवित्र व सुगंध वायू वाहू लागला तदनंतर हिमालय पर्वताचे एक व मेरू पर्वताचे एक अशी दोन एकमेकास लागलेली शुभदायक गिरीशिखरे शुकांच्या दृष्टीस पडली त्यापैकी पहिले रुप्याचे असून त्याचा वर्ण पांढरा होता दुसऱ्याचा वर्ण पिवळा असून ते सुवर्णाचे होते युधिष्ठिरा ते प्रत्येक शिखर शतयोजने उंच व तितकेच रुंद असून उत्तर दिशेने मार्ग आक्रमित असताना ती सुंदर गिरीशृंगे शुकांच्या अवलोकनाला आली त्या गिरीशिखरांमुळे मार्ग झाला होता तरी न डगमगता निश्चंक मनाने शुक चाललेच होते त्यांची त्या शिखरांची टक्कर होताच एकाएकी शुकांच्या धडकेच्या सामर्थ्याने ती शुखरे दुभंग झाली त्यासमयी हे राजश्रेष्ठा तो देखावा फारच चमत्कारिक दिसला त्या भग्न झालेल्या शिखरांमधून शुक पार निघून गेले कारण त्या पर्वतांच्या अंगी शुकांच्या गतीस प्रतिरोध करण्याची शक्ती नव्हती राजा शुक दुभंग झालेल्या शिखरांमधून गेले त्यावेळी त्या, त्या पर्वतांवर वास्तव्य करणारे जन गंधर्व ऋषी व स्वर्गातील देव याने मोठा जयघोष केला इतकेच नव्हे तर शाबास शाबास असाही ध्वनी चोहोकडून निघू लागला देव गंधर्व ऋषी यक्ष राक्षस व विद्याधर याने शुकांची पूजा केली आणि त्यांनी उधळलेल्या दिव्यपुष्पांनी आकाश भरून गेले नंतर हे महाराजा फुललेल्या वृक्षांनी युक्त असलेल्या वनातून वाहणारा मंदाकिनीचा रमणीय प्रवाह धर्मात्म्या शुकांनी उंचावरून पाहिला त्या नदीच्या उदरात अप्सरा जलक्रीडा करीत होत्या त्या नग्न होत्या तरी शुकांना पाहून लज्जायमान झाल्या नाहीत कारण शुक हे देहभान रहित होते आपला पुत्र ब्रह्मरूप होऊन चालला आहे असे जाणून व्यास पुत्रस्नेहाने त्याच मार्गाने त्यांचे मागून निघाले होते वातावरणाच्या पलीकडे असलेल्या अंतरिक्षातील प्रदेशातून मार्ग आपले योग सामर्थ्य शुकाचार्यांनी प्रकट केले व आपण ब्रह्मरूप झालो हे जगाच्या प्रत्ययास आणले तपोनिधी व्यासही योग सामर्थ्याने मार्ग चालून निमिषात शुक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने शुकांचे मागून निघाले तेव्हा आपला पुत्र पर्वत शिखरे दुभंगून गेला असून ऋषी त्याचे सामर्थ्याची वाखांणी करीत आहेत असे त्यांनी पाहिले त्यावेळी भो शुका म्हणजे बा शुका बा शुका अशा दीर्घस्वराने व्यास हाका मारू लागले तेव्हा तिन्ही लोक भरून जातील इतक्या मोठ्याने आपला पिता आपणास हाका मारीत आहे हे पाहून विश्वरूप व ब्रह्मरूप झालेल्या त्या सर्वदर्शी शुकांनी भो हो हा एकाक्षरी शब्द उच्चारून प्रतिध्वनी रूपाने प्रतिवचन दिले तेव्हा चराचर जगतामधून तितक्याच मोठ्याने भो हो या शब्दाचा प्रतिध्वनी निघाला त्यावेळेपासून आजपर्यंत गिरिकंदरात किंवा पर्वतपृष्ठावर शब्द उच्चारला असता शुकाला उत्तर म्हणूनच की काय भो हो शब्दाचा प्रतिध्वनी उमटतो याप्रमाणे आपले सामर्थ्य दाखवून शुकांनी शब्दादी गुणांचा त्याग केला व्यासास उत्तर देताना शब्दांचा आश्रय करावा लागला होता म्हणून त्यांचा त्याग केला आणि ते श्रेष्ठ पदी अंतर्धान पावले हा आपल्या अप्रतिम व तेजस्वी पुत्राचा प्रभाव पाहून व्यास शुका करता पर्वताच्या पृष्ठावर विचारांत बसले त्यावेळी मंदाकिनी नदीच्या तीरावर क्रीडा करीत असलेल्या अपसरांनी व्यासांना पर्वतपृष्ठावर बसलेले पाहता क्षणीच त्यांची तारांबळ उडाली आणि त्या हतबुद्ध झाल्या आपले नग्नत्न व्यासांना दिसू म्हणून त्या ऋषी श्रेष्ठाला पाहताच त्या अपसरांपैकी काही जणी उदकात लपल्या काही जवळील रायात शिरल्या व काहींनी चटकन वस्त्रे परिधान केले हे जेव्हा व्यासाने पाहिले तेव्हा आपला पुत्र सर्व प्रकारच्या संघापासून मुक्त झाला असून आपण मात्र आसक्तच आहो हे त्यांच्या लक्षात आले आणि यामुळे त्या त्यांना पुत्र वैभवाचा आनंद झाला तसेच आपल्या आसक्तीसाठी दुःखही झाले तेव्हा ऋषिवृंदाला पूज्य असलेले पिनाक पाणी भगवान शंकर देव व गंधर्व या यासह तेथे आले आणि पुत्रशोकाने व्याकुळ झालेल्या कृष्णद्वैपायन व्यासाना उद्देशून म्हणाले पृथ्वी आप तेज वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याने युक्त असा पुत्र मला व्हावा म्हणून तू पूर्वी मजपाशी वर मागितलास त्या प्रकारच्या लक्षणांनी युक्त असा पुत्र तुझ्या तपस सामर्थ्याने तुला मिळाला आणि हे विप्रशे ज्यांना इंद्रिय जिंकता आली नाही अशा दैवतांना देखील दुर्लभ असणारी श्रेष्ठ गती माझ्या कृपा प्रसादाने ब्रह्मतेजाने पूर्ण व शुद्ध अशा तुझ्या पुत्राला प्राप्त झाली यात शोक करण्यासारखे काय आहे जोपर्यंत पर्वत व समुद्र कायम आहेत तोपर्यंत तुझ्या सुपुत्राची कीर्ती अक्षय्य आहे हे मुनीश्रेष्ठा माझ्या प्रसादाने तुझ्या पुत्राची प्रतिमा तुझ्यापासून केव्हाही दूर न होता नेहमी या जगात तुझ्या सान्निध्य तुला दिसेल हे भारता याप्रमाणे प्रत्यक्ष शंकरांचा अनुग्रह व्यासांवर झाला व त्यांना पुत्राची छाया दिसू लागली यामुळे परमसंतुष्ट होऊन व्यासमुनी स्वस्थानी परत गेले हे भरतकुलश्रेष्ठा शुकाचार्यांच्या जन्माची व निर्यानाची कथा या प्रकारची आहे ती तू मला विचारल्याकारणाने मी सविस्तर तुला निवेदन केले पूर्वी हे राजा प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी व योगश्रेष्ठ व्यासांनी ही कथा मला गोष्टीच्या ओघात अनेक वेळा सांगितले आहे या पुण्यपावन कथानकाचा मोक्ष मोक्षधर्माशी अतिनिकट संबंध आहे शांत चित्त झालेला जो कोणी हे कथानक श्रवण करील तो निसंशय श्रेष्ठ गतीला जाईल ओम तत्स